वाल्मिकि रामायण कांड, सर्ग अखरावा रामाचे हर्ष आणि पौरुष वाढवणारे बोलणे ऐकून सुग्रीवाने त्याचा आदर करून त्याची प्रशंसा केली तू जर रागावलास तर मरमात आर पार घुसणाऱ्या पेटत्या तीक्ष्ण बाणाने प्रलयकाळच्या सूर्याप्रमाणे लोकांना तू जाऊन टाकशील वालीचे पौरुष काय पराक्रम शक्ती किती धैर्य किती हे तू एकाग्र मनाने माझ्याकडून ऐकून घेऊन नंतर काय ते ठरव पश्चिम समुद्रापासून पूर्व समुद्रापर्यंत आणि दक्षिण समुद्रापासून उत्तरेपर्यंत सूर्यपूर्वी वाली न थकता चालत जातो पर्वत टोकावर चढून आणि मोट उंच फेकून तो वीरवान खाली झेलतो वनात नाना प्रकारचे भरपूर गाभा असलेले पुष्कळ वृक्ष वालीने आपले बळ दाखवण्याकरता आपल्या जोराने मोडून टाकले दुंदुभी नावाचा कैलास शिखरासारखा महिष होता त्या वीरवानाच्या अंगात हजार हत्तींचे बळ होते आपल्या बळाचा गर्व होऊन तो दुष्टात्मा वरदानाने मूढ बनला होता, तो प्रचंड शरीराचा नदीपती सागराकडे गेला आपली मर्यादा ओलांडून रत्नांचा संच असलेल्या आणि लाटा उसळणाऱ्या सागराला तो म्हणाला माझ्याशी युद्ध कर तेव्हा राजन धर्मात्मा महाबलवान समुद्र वर येऊन मृत्यून प्रेरलेल्या त्या असुराला म्हणाला हे युद्ध विशारदा तुझ्याशी युद्ध करण्याचे माझे सामर्थ्य नाही पण तुझ्याशी युद्ध कोण खेळेल ते मी सांगतोय महाराण्याचे आश्रय श्रेष्ठ शंकराचा सासरा हिमवान म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यावरून मोठे मोठे प्रवाह हो वाहतात त्याच्यात पुष्कळ गुहा आणि निर्झर आहे तो समर्थ आहे तो तुझ्यावर अपरंपार प्रीती करील असा आहे हा समुद्र आपल्याला भ्याला असे मानून तो श्रेष्ठ असूर हिममानाच्या वनात धनुष्यापासून सुटलेल्या बाणाप्रमाणे वेगाने आला दुंदुभीने त्या गिरीच्या मोठ्या हत्तीसारख्या शिला पुष्कळच्या खाली भूमीवर फेकल्या आणि तो गर्जना करू लागला तेव्हा शुभ्र मेघासारखा सौम्य मनात स्नेह उत्पन्न करणाऱ्या रूपाचा हिममान आपल्याच शिखरावर बसून त्याला म्हणाला धर्मवत्सर दुंदुभी मला तू त्रास देऊ मी आपल्या तपस्व्याना आश्रय देणारा युद्ध माझ्यात कौशल्य नाही जीमान गिरीराजे वळण ऐकून दुंदुबी क्रोधाने डोळे लाल करून म्हणाला तू जर युद्ध करण्याला असमर्थ असं हालचाल करीत नसील तर युद्ध करण्याची इच्छा असलेल्या माझ्याशी जो युद्ध करण्याला तयार आहे तो मला सांग वाक्चुर धर्मात्मा हिमवान त्या असुरश्रेष्ठाचे हे शब्द ऐकून तो क्रोधात असल्यामुळे जे पूर्वी बोलला नव्हता ते नाव त्याने त्याला सांगितले हे पहा प्राज्ञा इंद्राचे पुत्र वाली नावाचा श्रीमान प्रतापी वानर अतुल प्रभा असलेल्या किशकिंधेत राहतो तो महाप्राज्ञ युद्धात प्रवीण असून नमुचीशी इंद्राने करावीत असे द्वंद्व युद्ध तुझ्याशी करायला तो समर्थ आहे जर तुला आताच युद्ध हवे असेल तर त्वरित त्याच्याकडे जा तो नित्य युद्ध करता शूर असून त्याला तोंड देणे कठीण आहे बोलणे ऐकून दुधुबी भडकला आणि वालीच्या किशकिंधापुरीकडे गेला त्याने महिषाचा वेश धारण केला त्याची शिंगे टोकदार होती पावसाळ्यात पाण्याने भरलेला मेघ आकाशात दिशावा, तसा तो भयावह दिसत होता तो महाबलवान दुधुभी किशकिंदेच्या द्वारापाशी येऊन दुंधुभी सारखी गर्जना करू लागला आणि त्याने भूमीचा थरकाप केला जवळ असलेले वृक्ष मोडून टाकले आपल्या खुराने भूमीचे वाभाडे काढले गर्भयुक्त होऊन हत्तीप्रमाणे ते दार आपल्या शिंगाने घासले वाली त्यावेळी अंतपुरात होता तो ध्वनी त्याच्या कानी गेला त्याला तो सहन झाला नाही तारांच्या सह जसा चंद्र स्त्रियांच्या सह तो एकदम उठून बाहेर पडला तो त्या दुंधुभेला मोजक्या आणि एक एक अक्षर स्पष्ट उच्चारलेल्या शब्दात म्हणाला वनात राहणाऱ्या सर्व वानरांचा राजा वारी मी आहे नगराचे दार अडवून उगाचकार दर काळ्या फोडित मला तू माहीत आहेस महाबलवंत आपला जीव वाचव त्या धीमान वानर राजा राजाचे बोलणे ऐकून रागाने डोळे लाल करून दुंदुभी म्हणाला स्त्रियांच्या पुढ्यात विरा असे बोलू नकोस माझ्याशी युद्ध कर म्हणजे तुला माझे बोल कळून येईल किंवा माझा क्रोध आजची रात्र मी गिळतो दिवस उगवतेपर्यंत वानरा वेळ घे आणि स्वयंपणे कामोपभोगी हो घे दान दे वानरांना भेट तू सर्व वानरांचा राजा तेव्हा आपल्या सुरुजनांचा लाभ घे किशकिंधेवर एकदा चांगली दृष्टी टाक नगरात आपल्यासारखाच राजा कोणाला तरी कर आणि स्त्रियांशी क्रीडा कर मग मी तुझा दर्प ताब्यात जो कारण जो जिंकलेल्याला दुर्लक्ष असलेल्याला उत्साहही एकाकी असलेल्या किंवा कृषी असलेल्याला मारतो तो समाजात भ्रूण हत्या करणारा ठरतो तुझ्यासारख्या मनाने जिंकलेल्याला जिंकले जिंकले मारणे तसेच होईल वाली हसला आणि आपल्या त्या तारा प्रवृती सर्व स्त्रियांना सोडून मक्त क्रोधाने त्या मंद बुद्धीच्या असुर राजाला म्हणाला हा मधाने झिंकलेलाय असे मानू नकोस जर तुला युद्धाची भीती नसेल तर ह्या हाणामारीचा हा मध आहे रडाई हे वीराने घेतलेले पेय आहे असे समज त्याला असे म्हणून क्रुद्ध झालेल्या वालीने पित्या महेंद्राने दिलेली सोन्याची माळ गळ्यात टाकली आणि तू युद्धाला उभा राहिला <coughs> त्या पर्वतासारख्या दुंदुबीला शिंगे पकडून देऊन कपिश्रेष्ठ वालीने गर्जना करीत फेकून दिले वालीने त्याला खाली पाडले आणि गर्जना केली त्याला आपल्यामुळे त्याच्या कानातून रक्त गळू लागले एकमेकांवर जय मिळवण्याची इच्छा करणाऱ्या वाली दुंदुभी या दोघांचे क्रोधावेशाने घनघोर घंगो, युद्ध झाले इंद्रासारखा पराक्रम असणारा वाली बुक्या गुडघे पाय शिळा झाडे यांनी लढत होता वानर आणि असूर या दोघांच्या हाणामारीत असूर युद्धात कमी पडला आणि इंद्रपुत वाटले त्याला आपल्यानंतर त्याच्या अंगातून धारा लागून खूप रक्त गेले तो महाबहू भूमीवर पडला आणि मरण पावला प्राण गेलेल्या चेतनाशून दुंदुभीला ओजस्वी वालीने हातावर तोलून एका सपाट्यात फेकून दिले वेगाने फेकला जात असताना त्याच्या तोंडातून रक्ताचे थेंब बाहेर पडत होते ते वाऱ्याबरोबर उडून जाऊन मतंगांच्या आश्रमात पडले ते रक्तबिंदू पडताना पाहून महाभागा मुनी रागावून कोण हा असावा असा विचार करू लागले ज्या दुरात्म्याने रक्ताचा मला एकाएकी स्पर्श केला असा दुरात्मा दुर्बुद्धी मूर्ख बालिश कोण असे म्हणून ते बाहेर पडले तेव्हा त्या मुनिश्रेष्ठाला पर्वताच्या आकाराचा महिष प्राण जाऊन भूमिर पडलेले दिसला तपाने त्याने हे वानराचेच कृत्य हे जाणले आणि महिशाला फेकणाऱ्या वानराला उद्देशून त्याने मोठा शाप तोंडातून काढला त्याने इथे प्रवेश करू नये प्रवेश केला तर त्याचा वध होईल कारण मी आसरा घेतलेल्या वनाला याने रक्तधाराने दूषित करून टाकले चारी बाजूंनी माझ्या आश्रमाचे क्षेत्रफळ एकोजन असताना याने असुराचा देह टाकून इथले वृक्ष मोडून टाकले हा दुर्बुद्धी जर या क्षेत्रात पाऊल टाकेल तर तो होत्याचा नव्हता होऊन जाईल त्याचे जे कोणी सचिव माझ्या वनाचा आश्रय करून राहिले असतील त्यांनीही माझी आज्ञा ऐकून येथे राहू नये वाटते तिकडे जावे ते जर येथे राहिले तर त्यांना सुद्धा मी शाप दिल्यावर राहणार नाही मुलासारख्या सतत जोपासलेल्या या माझ्या वनात राहून ते पानांचे अंकूर खुडतात फळे मुळे नाही करतात आजच्या दिवसाची मुदत मी त्यांना देतो जर उद्या पुन्हा हा वानर मला इथं दिसेल तर तो अनेक सहस्त्र वर्षेपर्यंत शैल बनून राहील मुनींच्या तोंडून निघालेली ही वाणी ऐकून ते वानर त्या वनातून बाहेर पडले त्यांना पाहून वाली म्हणाला तुम्ही मतंग वनात राहणारे सर्वजण कसे काय माझ्याकडे आला वनात राहणार सर्वांनी सगळे कारण आणि त्याला मिळालेला शाप सोनसाखळी गळ्यात घातलेल्या वालीला सांगताना वानरांनी सांगितलेली हकीकत ऐकून तो महर्षींच्याकडे गेला आणि हात जोडून तो विनवणी करू लागला महर्षीने त्याचा अनादर करून ते आपल्या आश्रमात निघून गेले शाप लागेल या भीतीने वाली व्याकुळ झाला मग शापाच्या भयाने तो ऋषमुख पर्वताच्या क्षेत्रात प्रवेश करेन असा झाला नव्हे रामा तो त्याच्याकडे दृष्टीसुद्धा टाकीत नाही तो येथे प्रवेश करीत नाही हे मला समजले तेव्हा रामा मी या भीती टाकून देऊन माझ्या अमात्यांसह राहतो वीर्याच्या <coughs> गरवाने फेकून दिलेला हा पर्वतासारखा हा त्या दुंदुमीचा सांगाडा इथे दिसत आहे हे फांद्या लोंबत असलेले मोठे सात साल वृक्ष एकाच वेळी वाली आपल्या ओज बळाने त्यांची पाने झाडून काढू टाकू शकतो त्याचे हे पराक्रम बळ असामान्य असलेले रामा मी तुझ्या पुढे उघड केले अशा वालीला रणात राजा तू कसा बरे मारू शकणार सुग्रीवाच्या या भाषणावर लक्ष्मण हसत हसत म्हणाला काय केले असता वालीचा वध होऊ शकेल असा तुला विश्वास वाटेल सुग्री मनाला, पूर्वी वाली हे सात साल वृक्ष एकदा एक एक घेऊन आणि मग एकदम सगळे गदगदा हलवीत असे रामाने या साता पैकी एका वृक्षाचा जर केवळ एका बानाने चिरफड्या केल्या तर हा रामाचा विक्रम पाहून मी वाली मेलाच असे माने आणि या मेलेल्या महिषाचा सांगाडा लक्ष्मणा एका पायाने जर उचलून जोराने दोनशे धनू म्हणजे आठशे हात राम दूर फेकील तर मी वाली मरणारच असे मानेन ज्याच्या नेत्रांच्या कडा लाल ला आहेत त्या सुग्रीवाने काही क्षण रामाविषयी एकाग्रपणे विचार केला आणि तो पुन्हा रामाला म्हणाला अभिमान आणि पौरुषाची ख्याती आहे तो बलवान असून युद्धात कधीही पराजित झाले नाही देवाने सुद्धा करणे कठीण अशी त्याची जी कर्मे दिसतात ती लक्षात घेऊन भिवून मी ऋषमुखाचा आसरा घेतलाय जिंकण्याला आणि हल्ला करण्याला कठीण काही ही न सहन न करणारा तो आहे हे लक्षात घेऊनच मी हा ऋषमुख सोडत नाही उचाट आणि शंकित मनाने हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या हनुमान प्रभूती श्रेष्ठ आमातसह या महावनात फिरतो मित्रप्रेमी पुरुष व्याघ्र रामा तू मला प्रशंसा पात्र असा सन्मित्र मिळालास हिममानाचा आश्रय करावा तसा तुझा मी आश्रय घेतला आहे परंतु माझ्या दुष्ट बलशाली भावाचे बळ मला माहीत आहे आणि राघवा युद्धातले तुझे बळ मला दिसलेले नाही अर्थात तुझी मी तुलना करीत नाही किंवा तुझा अवमान करीत नाही की तुला भयही दाखवत नाही त्याच्या भयंकर कर्माची माझ्या मनात भीती बसली आहे अर्थात राघवा तुझी वाणे मी प्रमाण मानतो तुझे धैर्य आणि आविर्भाव राखेखाली दडलेल्या अग्नेप्रमाणे तेजाचेच सूचन करतात महात्मा सुग्रीवानेचे ते, ते, ते बोलणे ऐकून रामाने स्मित केले आणि तो त्या वानराला म्हणाला वानरा जर तुझा आमच्या विक्रमावर विश्वास नसेल तर तसा प्रत्यय आणून दिलेला बरा असे सुग्रीवाला म्हणून आणि त्याचे सांत्वन करून रामाने दुंदुवीचा अंगठ्याने सहज उचलून धरला आणि त्या वीरवान महाबाहून असुराचा तो सांगाडा दहा योजने दूर फेकला तो सांगाडा फेकल्याचे पाहून सुग्रे तळमळणाऱ्या सूर्यासारख्या रामाला लक्ष्मणासमोर आणि वानरांच्या पुढ्यात अर्थयुक्त यु, शब्द बोलला मित्रा माझा भाऊ आली हा थकला भागलेला आणि झिंगलेल्या अवस्थेत असताना त्याने हे शरीर माउस धर ले ले। माउस धरलेले, भर भरलेले ताजे ओले असे फेकले होते ते आता मांस नसल्यामुळे वजनाला वाढल्या गवतासारखे हलके झालेले तू मोठ्या आनंदाने फेकलेस यावरून काही तुझे बोल जास्त कि त्याचे जास्त हे जाणणे शक्य नाही कारण ते ओले आणि हे वाढलेले असे रामा फार मोठे अंतर पडले तेव्हा बापा रामा तुझे आणि त्याचे बल या, या बाबतीत संशय राहतो एक साल वृक्ष फोडल्याने त्या बलाबराविषयी स्पष्टता होईल तेव्हा हे जणू हत्तीच्या सोंडे सारखे असणारे धनुष्य सज्ज करून आणि पूर्ण कानापर्यंत आणून महान शर सोड तू सोडलेल्या शराने त्या सालाच्या चिरफळ्या चे होतील या शंका नाही तेव्हा मग विचार करण्याचे कारणच नाही पण राजन मी तुला अट घातली आहे म्हणून मला प्रिय असलेले तू निश्चित कर तेज धारण करणाऱ्या रवी जसा नित्य श्रेष्ठ महापर्वतामध्ये हिमवान पर्वत जसा श्रेष्ठ जसा चतुष्पादात सिंह श्रेष्ठ तसा पुरुषामध्ये पराक्रमाच्या बाबतीत तू श्रेष्ठ आहेस किशकिंधा कंडाचा अकरावा सर्ग समाप्त